गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय एकनाथी भागवत अध्याय बारावा अर्थ ओवी क्रमांक एक ओमकार रूपी सद्गुरु, वसंताला नमस्कार असो भेदभाव मोडून ऐक्यतेचा काल येतो तेव्हाच तुझा ऋतू प्राप्त होतो आणि त्या काली वाहणारा वायू जेव्हा तेव्हा अविद्येची वैराग्याचा ताप अत्यंत प्रखर त्याने सारे वृक्ष शुष्क झाले असता वसंत ऋतूच्या योगाने त्यांना कोवळे लुसलुशीत असे नवे पल्लव फुटले वसंत ऋतू प्राप्त झाला असता त्याच्यामुळे त्या, त्या वृक्षांना आडव्या फांद्या फुटल्या व त्या ऋतूमुळे सोहम भावाची ब्रह्म ते मीच या भावनेची पुष्पे त्या वृक्षावर विकसित झाली कृष्ण स्वरूपाशी तादात्म्य पावल्यामुळे काळे झालेले भ्रमर झेप घालून मोठ्या जलदीने तेथे आले आणि अत्यंत मृदूपणाने मकरंद सेवन करू लागले तेव्हा त्यातील परागाला धक्का कसा बसणार सद्भक्तिरूप मकरंदाच्या धारा करता करता त्या आनंद झाला ते आणखी पुढे झुकले आणि मलय वायूच्या जोराने पुढे झेपा घेत घेत सहस्त्र दळात जाऊन मिसळले तेथे पांढरे शुभ्र पराक सेवन करून ते भ्रमरांचे संघ उन्मत्त झाले आणि त्यांनी आनंदाने गोंधळ मांडला आत्मानंदाने त्यांनी सुखाचा कल्लोळ माजवला इतक्यात अनुहताचा शब्द त्यांच्या कानावर आला तो दहा प्रकारांनी ऋणू झुणू ऋणू करीत होता त्या नादाचेही प्राशन करून निशब्दपणाने ते स्वस्थ बसले तेथे मोक्ष घड डोलत असताना तो देखावा अत्यंत सुंदर दिसत होता त्यामुळे जीवांची वासना पूर्ण होऊन शब्दाने मोठी गर्जना बहरलेल्या वनामध्ये येऊन त्यांनी गुरु नामाचा टाहो फोडला यमनियम रुपी कोकिळा मौन धरून बसल्या होत्या त्यांनी वसंत ऋतुराजाला पाहून मौनव्रताचे विसर्जन केले आणि मधुरस्तवनाने गर्जू लागल्या भक्तीच्या सरोवर पाणी असते म्हणून तेथे नवविधा भक्ती रूप कमली नी त्या ठिकाणी जीव आणि शिव ही दोन चक्रवाके त्या सरोवरातील पाणी सेवन करीत असता सद्गुरु रुपी ज्ञानसूर्य वसंताने शोभिवंत केलेल्या वनामध्ये उगवलेला पाहून एकत्र मिळाली वसंत ऋतूच्या योगाने मोट तेथे ज्ञानरूप मलय पर्वतावरील वारा वाहू लागला तेव्हा त्यामुळे जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्ल होऊन राहिली आणि मोक्ष मार्गातील पांथस्थांनी तेथे आत्मस्वरूपात सुखाने निद्रा केली असा सद्गुरु बाराव्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा अगाध असल्याचे निरूपण आहे तेथे कर्माचा करता कोण आणि कर्मत्यागाचे स्वरूप काय यांचे निरूपण आहे अकरावा अध्याय संपवताना गुय सांगेन असे देवांनी म्हटले होते ते करता उद्धव हा श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहू लागला तेव्हा ओठातून अक्षरे पडतील त्या भाषणाच्या अर्थाला मिठी मारण्यासाठी उद्धवाच्या अंतकरणात अत्यंत उत्कंठा लागली होती ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातील पाणी चातक वरच्यावरच झेलून घेतो त्याप्रमाणे कृष्णाच्या भाषणासाठी उद्धवानेही आपले तोंड पसरले स्नान संध्या आणि भोजन हे या एकाच वेली साधावे, असे वाटले त्याचप्रमाणे आणि ज्ञान घेण्यासाठी उद्धव लक्ष देऊन राहिला अशी उद्धवाची उत्कंठा पाहून श्रीकृष्ण ही त्या गोष्टीला तयार झाला भक्ताविषयी कृपाळू व अत्यंत उदार असा श्रीकृष्ण आपल्या गुह्य गोष्टीतील तात्पर्य सांगू लागला श्लोक एक व दोन श्री भगवान म्हणतात सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त मला जसा प्राप्त करून घेतो तसा योग सांख्य धर्म स्वाध्याय तप त्याग इष्ट अपूर्त व्रते यज्ञ तीर्थ नियम यम इत्यादी साधनांनी मला मिळवू शकत नाही अष्टांग योगामध्ये मला वश करून घेण्याचे सामर्थ्य नाही जगातील नित्यानित्य विचारसुद्धा आपण होऊन माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत किंवा निरंतर मनामध्ये प्रकृती पुरुषांचा विचार करीत राहिले असता माझ्या स्थानापर्यंत पोचण्याचे सामर्थ्य त्या माणसाला प्राप्त होत नाही हे लक्षात ठेव अहिंसासहित जे सर्व धर्म तसेच जे सत्य योगाने मी प्राप्त होत हो वेदाध्ययन हे मुख्य समझते सर्व वेद वेदी प्राप्ति हो तपान पंचाग्नि साधना का प्रकार तो निरर्थक है तर करू मी प्राप्त हो जो घरदार सोड विरक्त हो तो विरजा संन्यास घेण्यापूर्वी करावयाचा होम तो होम करून त्यात आपल्या सर्वस्वाचे हवन करतो किंवा सर्व साधना करता, करता कर्मट लोक वेडे बनून राहिले तरीही मी त्यांना सापडत नाही होम करताना बिचाऱ्यांना कष्ट मात्र भोगावे लागतात गायी दान दिल्या भूमी दान दिली तिला दान दिले किंवा सर्व धन धान्याचे दान दिले तरीही त्यांचा दानाभिमान सुटल्याशिवाय संकष्ट चतुर्थी ऋषी पंचमी विष्णू पंचमी अनेक व्रते नित्य केली तरी त्या कर्मामध्ये मी सापडत नाही किंवा सर्वस्व खर्च करून अश्वमेघ व राजसूय यज्ञ यथास केले तरी ते काही माझ्या योग्य होत नाहीत त्यांच्या योगाने मी श्रीकृष्ण काही वश होत नाही किंवा तलाव विहिरी बागा तयार केल्या मार्गावर झाडे लावली करता, अनेक तयार केली किंवा हवी तितकी स्मार्थ कर्मे आचरण केली तरीही मी आत्माराम काही भेटत नाही अनेक प्रकारचे वेदमंत्र असोत अनेक प्रकारचे गुप्त मंत्र असोत किंवा अत्यंत विचित्र अशी विधिविधाने असोत व त्यांचे सामर्थ्य केवढेही मोठे व कितीही पवित्र असो तरी ती माझी प्राप्ती करून देण्यास स्वतंत्र रीतीने समर्थ होत नाहीत पुष्कर इत्यादी नाना प्रकारची तीर्थे आहेत आणि पातके नाश करण्याविषयी ती अत्यंत समर्थ आहेत तरी तत्काळ माझ्यापर्यंत पोचण्याजोगे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असत नाही किंवा जे कोणी रात्रंदिवस यम नियम करतात किंवा नाना प्रकारची साधने करता करता जातात। ते माझ्या दारापर्यंत अध्याय संक्षिप्त स्वरूपाचा आहे ते बारा बारा असलेले यमनियम किंवा इतर सर्व साधनांचा समुदाय यांना माझ्या नगराला वैकुंठाला येण्याला पुढे मार्गच सापडत नाही पण ते जर साधूचा आश्रय धरून संतांच्या दाराशी गेले तर ती सर्व माझ्या घरी आली असे होईल अशा परंपरेने माझी प्राप्ती होते परंतु सत्संगती तशी नवे, ती आपल्या संगाने इतर सर्व संघांचा नाश करते व रोखोक माझी प्राप्ती होते सत्संग धरणारे भक्त माझ्या प्राप्तीसाठी आणखी कोणावर अवलंबून राहणारे नसतात आळी असते ती कुंभारिणीच्या संगतीत गेली की तिच्या देहाची स्थिती पालटली असे होते त्याप्रमाणे धरली असता भक्त असतात तेही हे पहा चंदनाच्या सभोवार जी निर्गंध व निरुपयोगी झाडे असतात त्यांची लाकडे ही चंदनाच्या संगतीने सुगंधी होऊन मोठ्या किमतीला चढतात ती अचेतन काष्टे सुद्धा सर्वस्वी देवांचा आणि ब्राह्मणांच्या मस्तकावर चंदनाच्या रुपाने धरली असता भक्त माझी योग्यता पावतात आणि शेवटी मला सुद्धा ते पूज्य होतात त्यांचा महिमा किती सांगावा उद्धवा माझे स्थान तत्काळ प्राप्त व्हावयाला खरोखर संतांच्या शिवाय दुसरे साधनच नाही हे पक्के लक्षात ठेव मागेजी साधने सांगितली आहेत ती सर्वही अभिमानाने मलिनत झालेली आहेत त्यांची लक्षणे तुला सांगेन ऐक अष्टांग योगामध्ये वायू जिंकण्यास अत्यंत कठीण आहे तो पूर्णपणे कधीच साधत नाही असे समज इतकेही करून साधलाच तरी सिद्धींची बुडवणूक असते ती तर अनिवारच होय नित्यानित्य विचाराचे ज्ञान असते तेथे पांडित्याचा अभिमान बाधक होतो आणि मन हे द्रव्याची आणि मानाची प्रबळ इच्छा करते तेथे ज्ञान हेच ज्ञानीपंडिताला विघ्नरूप होते लोकात अहिंसाधर्म आचरताना धार्मिकपणाने पाणी गाळून घेतात पण ते गाळीत असतानाच हजारो जीव प्राणास मुक्तात तेव्हा अशा अधर्मपणाने तो धर्म व्यापलेला असतो बरे वेदाध्ययन केले तर मुख्य गोष्टींविषयी वेदाने मौनच धरलेले आहे तेव्हा त्या पठणानेही मी प्राप्त होत नाही यज्ञ व धर्म यांची आवड बाळगली असता मी प्राप्त होत नाही देहाने तप करू लागले तर तप करणाऱ्याच्या अंगी क्रोध उत्पन्न होतो तो तापसी त्या क्रोधाला कधी मागे जाऊ देत नाही त्यामुळे तो क्रोध नित्यनवा वाढतच असतो पहा सर्वस्वाचा त्याग करून संन्यास ग्रहण केला तर तेथेही देहाभिमान नष्ट होत नाही जे इष्टापुरत याग तेही केले तर तेथे स्वर्गातील नाना प्रकारचे दिव्य भोग आडवे येऊन पडतात म्हणून कर्म हे साधकांना क्षयरोगाप्रमाणे विनाशकारी होते नाना प्रकारची सर्व दाने दिली असता वासना त्या दानाच्या फळाची इच्छा धरते किंवा दातेपणाने अनिवार गर्व चढतो तो काही केले तरी कमी होत नाही एकदा साधक अनंत व्रत करून व्रती झाला आणि त्याने चौदा गाठींनी देव बांधला तरी पण शेवटी अनंतालाच तो विसरून गेला आणि त्याने हातचा देव मात्र घालवला असे होते अनेक प्रकारचे यज्ञ करू लागले असता त्या विधी, मंत्र, तंत्र, फलभोगाची पीडा पाठीच लागते अनेक प्रकारचे वेदमंत्र व गुप्त मंत्र म्हणताना त्यांचा उच्चार अव्यवस्थित होता कामा नये कारण ते मंत्र मंत्रवाद्यांनीच खरोखर रचलेले असतात त्या चूक झाल्याने कित्येक मंत्रवादी वेडे झाले आहेत तांबडी वस्त्रे भगवी करून तीर्थांच्या अभिमानाने तीर्थाटन करणारे प्रवासी होतात पण ते बिचारे भिकेला मात्र लागतात आणि अर्धघटकही त्यांना विश्रांती म्हणून मिळत नाही बारा बारा यमनियमांचे अखंड यातायात करताना चोवीस तत्वांमध्येच काय तो ह्यांचा पसारा कल्पलेला असतो पंचविसावे तत्व म्हणजे सर्वांचा सोयरा जो परमात्मा तो कोणालाच कळत नाही अशा प्रकारे जी जी साधने सांगितलेली आहेत ती जर आपल्याच मनाने करू गेले तर त्या सर्वांमध्ये बाधा आहे ती मी तुला सांगितली आपल्याच मताने साधने केली तर त्यात अशी विघ्ने उत्पन्न होतात पण तीच साधने साधूने सांगितलेली असती तर ती सर्वही सिद्धीच जातात साधूने निश्चयाने काही सांगितले नसता साधक नाना प्रकारचे साधने काय करणार प्रत्येक साधनाचे विधान कोणते त्याचा प्रकार कसा हे आपल्याच विचाराने कधी कळत नसते पण कोणतीही साधन व्युत्पत्ती न करता केवळ मला पावलेले लोक किती आहेत त्याची सुद्धा करता येत नाही ते मी तुला सांगेन श्लोक तीन व चार हे पुण्यशील उद्धवा प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्या योगानेच दैत्य राक्षस पशुपक्षी गंधर्व अप्सरा नाग सिद्ध चारण बुय आणि विद्याधरांना माझी प्राप्ती झालेली आहे मनुष्यामध्ये वैश्य शूद्र स्त्री अंत्यज इत्यादी रजोगुणी तमोगुणी स्वभावाच्या पुष्कळशा जीवांनी माझे परमपद प्राप्त करून घेतले आहे पाहू गेले तर केवळ जड मूढ व शुद्ध रजतमयोनीमध्ये जन्मास आलेले असताना ते सुद्धा दृढ सत्संगतीला लागून माझ्या ठिकाणी स्थिर होऊन राहिले दैत्य दानव निशाचर पक्षी पशु, गंधर्व अप्सरा सिद्ध चारण विद्याधर नाग विषारी सर्प गुय हे सर्व माझ्या पदाला पोचले अशा प्रकारे पक्षी पशू सर्प हे सर्व जर मला पावले आहेत मग मनुष्य त्यांच्याहून सहजच श्रेष्ठ आहेत सत्संगाने वैश्य शूद्र स्त्रिया इत्यादी सर्व मला पावली आहेत फार तर काय पण जे सर्व वर्ण वर्णधर्मातून बाहेर टाकलेले ज्यांचे नाव सुद्धा कोणी उच्चारत नाही ज्यांची छाया पाहूनच सारे जग लांब असे जे अत्यंत मलिन अंत्यज त्यांनी सुद्धा सत्संगती धरून ते माझ्या पदाला आले आहेत इतकेच नव्हे तर त्यांना देव व ब्राह्मण सुद्धा वंदन करतात अशी संतांची कीर्ती मोठी अपूर्व आहे सत्संगती धरली तर निंद असतात ते सुद्धा वंद्य होतात उद्धवा तू खरोखर निष्पाप आहेस करता तू सत्संगती करोने दराचे सर्वोत्कृष्ट असले आणि त्याला रत्नांची संगती घडली त्याच्या कोंदणात रत्न बसवले तर ते अधिकाधिकच मोलाला चढते व राजाच्या मुकुटावर जाऊन बसते त्याप्रमाणे पुण्याच्या बळाने पुरुषाला यमधर्म त्यांच्या चरणी लागतात व तीर्थे त्यांचे चरण तीर्थ मागतात भक्तिभावाने सत्संगती धरली असता पुरुषाला एवढा लाभ होतो दैत्य राक्षस स्त्रिया शूद्र व अंत्यज तरले एवढेच काय म्हणतोस अरे त्या त्या युगात त्या त्या ठिकाणी आणखीही कित्येकांचा उद्धार झालेला आहे श्लोक पाच व सहा वृत्रासूर वु, प्रल्हाद वृषपर्वा बली बाणासूर मयदानव विभीषण सुग्रीव हनुमान जांबवान गजेंद्र जटायू तुलाधार वैश्य धर्मव्याध वज्रातील गोपी यज्ञपत्न्या आणि इतर अनेक जण सुद्धा सत्संगाच्या प्रभावानेच मला प्राप्त करू शकले जो वृत्रासूर इंद्राशी युद्ध करीत होता त्याचे वर्णन वेदांनी सुद्धा केले आहे युद्धात देखील त्याची बुद्धी विषम भावरहित होती म्हणून तो माझ्या पदाला येऊन पोचला नारदाच्या गोष्टी ऐकताच ज्याने गर्भातच मला मिठी घातली तो भक्तराज शिरोमणी प्रल्हाद कयाधूच्या पोटी जन्मास होता महापराक्रमी वृषपर्वा दैत्य माझ्या पदामध्ये लीन झाला बळीच्या दारात भिक्षा करता मी बटू वामन झालो कपटाने बळीला बद्ध केले असता माझा छळणाराच उलट छळ झाला माझ्याकडे द्वारपाळाचे द्वार काम आले आणि मीच बळीचा ताबेदार झालो त्या बळीचा पुत्र बाणासूर तो शिवाच्या वरप्रसादाने फार मत्त झाला होता त्याने माझ्या मुलाचाच मुलगा प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध चोरून नेला आणि त्यात दोघांचा हेर नारद हे चोर बाणासूर मी युक्तीने धरला आणि बाणाने अत्यंत जर्जर केला त्याच्या सहस्रभुजांचा भार तोडून टाकला शंकराने मध्ये येऊन त्याला जीवानीशी मात्र मारू दिले नाही तो म्हणाला आपल्या भक्ताचा पुत्र मारशील होय मलाही बळीची मोठी भीड पडली म्हणून मी अखंड त्याच्या द्वारात असतो यासाठी बाणालाही मी उद्धरिले मग शंकराला संतुष्ट करण्यासाठी मी आपल्या हाताने बाणाला स्वस्वरूपाला पोचवून शिवपदावर स्थापन केले तेव्हा तो सुख पावला अर्जुनाने खांडव वन अग्निला खावयास दिले त्यात मयासूर जळू लागला त्याला मी सुद्धरले, केवळ शत्रूचा भाऊ बिभीषण हा राक्षसांच्या कुळात जन्मला होता तो मला अनन्य भावाने शरण आल्यामुळे तो माझा केवळ जीव झाला सुग्रीव मारुती जांबुवंत यांचे थोर पराक्रम प्रसिद्धच आहेत रावणाने वनामध्ये जटायूला छिन्न भिन्न करून टाकला होता तो मी उद्धरिला गजेंद्र सरोवरामध्ये नकराने ग्रासला होता त्याच्या बायका मुलांनीही त्याला तसाच सोडून दिला तेव्हा अंतकाळी दिनवाणीने स्तवन करून तो माझे स्मरण करू लागला त्याने सर्वांची आशा सोडून देऊन वैकुंठाच्या मार्गाकडे पाहून एक सुंदर कमल उचलून हे परमेश्वरा अत्यंत त्वरेने ये असे म्हणाला त्या गजेंद्राची ती उत्कंठा पाहून वैकुंठाहून लगबगीने मी गरुडाच्याही पुढे उडी टाकून त्या हत्तीचे बंधन तोडले खरोखर त्याचा जन्म पशुयोनीत झालेला होता पण अंतकाली त्याने माझे स्मरण केले म्हणून तो माझ्या निजधामाला आला याकरताच पुराणांनी त्याचे गुणगायन केले आहे तराजूत वद, वजन करून जिन्नस विकणारा एक वैश्यवाणी होता तो सत्य बोले आणि विकावयाचे जिन्नस खरेपणाने वजन करी तो सत्यव्रतानेच मला पावला म्हणून त्याचे नाव सत्य तोलणी असे पडले होते अंत्यजानमध्ये धर्मव्याध हाही माझ्या निजपदाला आला जराव्याध तर प्रसिद्धच आहे त्याने अपराध केला असूनही मी त्याचा उद्धार केला पायावर बाण मारून त्या आघाताने कृष्णाने आपण पहा तो रामाच्या समोर आला तोच त्याचे संपूर्ण कर्म नाश पावले व तो निजधामाला गेला खुपजा तर तीन ठिकाणी वाकडी होती पण भक्तिभावाने मात्र ती सरळ व शुद्ध होती तिच्या चंदनाची पवित्र गोडी काय सांगावी त्याची मला फारच आवड असे तिने मला चंदनाचे विलेपन केले व मन मला अर्पण केले म्हणून मी तिच्या अधीन झालो ती निजधामाला गेली हे पहा गोकुळातील गोपिका संसारापासून परावृत्त होऊन शरीर मन व प्राण यांनी मला भाळल्यामुळे त्याही आत्मसुख पावल्या गोपिकांना माझी फार आवड होती किंवा मलाच गोपिकांची आवड होती असे म्हण पण आम्हा उभय त्या आवडीच्या बरोबरीची योग्यता प्राप्त करून घेता घेता सर्व साधने संसाराची गोडी सोडून देऊन पतीची किंवा पुत्रांचीही भीड न धरता यज्ञ माझीच फार आवड उत्पन्न झाली भाविकांना भावार्थामुळे परमेश्वरावर अशीच दृढ श्रद्धा असते त्यांनी मला अन्न समर्पण करून त्या माझ्या परंतु येऊ देईना तो लोकांना म्हणे की तुम्ही वेदशास्त्रापासून भ्रष्ट झाला आहात गुराख्याची आणि गवळ्याची पूजा काय म्हणून करता ती स्त्री बाकीच्या सर्व स्त्रिया जात असलेल्या पाहून तिचे मन माझ्यासाठी तळमळू लागले पण तो ब्राह्मण मोठा कर्मठ असून कठोर तो म्हणाला पित्याने तुला माझ्या हातात दिली तेव्हा देहाचा पती झालो आहे मला सोडून तू गवळ्याकडे कशी जातेस तेव्हा ती त्याला म्हणाली तू ह्या देहाचा पती आहेस असे म्हणून तो देह त्याच्या पुढे ठेवून ती प्राणाने येऊन मला मिळाल्यामुळे सायुज्य मुक्तीला गेली ज्या माझ्या प्राप्तीसाठी साधक नाना प्रकारच्या कष्टांनी थकून जातात ती साधने न करताही त्या स्त्रिया अनायासाने मला पावल्या श्लोक सात त्यांनी वेदाध्ययन केले नव्हते की महापुरुषांची उपासना केली नव्हती त्याचप्रमाणे त्यांनी कोणतीही व्रते किंवा तपश्चर्या सुद्धा केली नव्हती केवळ सत्संगानेच ते मला येऊन मिळाले त्यांनी वेदपठण केले नाही किंवा केवळ शास्त्रवेत असे गुरु केले नाहीत अथवा व्रते तपे इत्यादी प्र, अनेक प्रकारची साधनेही त्यांनी केली नाहीत अरे केवळ सत्संगतीने किती स्त्रिया माझ्या स्वरूपाला पावल्या त्यांची संख्या समजत नाही एकनिष्ठेने जे माझ्या भक्तीला लागतात त्यांना मी श्रीकृष्ण सुलभच आहे श्लोक आठ गोपी गाई यमलार्जुन इत्यादी वृक्ष इत्या पशु या सर्वांनी अज्ञानी केवळ प्रेम भावने मिळून कृतकृत्य झाले जे संत केवळ आत्मस्वरूपीच होते त्यांना माझी संगती प्राप्त झाली भावार्थानेच मला येऊन मिळाल्यावर तप व्रत ही काय करतोस माझे पद प्राप्त होण्याला त्यांच्याजवळ भावार्थ हेच भांडवल आहे सर्व गोपी भक्तीबळानेच खरोखर माझ्या पदाला पोचल्या माझ्या मुरली ऐकताच गोपिका सर्व कामे सोडून देऊन आपल्या देहाचा सांभाळ करण्याचेही भान न धरता मला शोधित माझ्याजवळ आल्या पतीची व पित्याची आवड सोडून आणि वेदाची किंवा शास्त्राची भीड न धरून त्यांनी माझ्या ठेवली। गोपिकांना माझे प्रेम अत्यंत प्रिय वाटत होते एका आवडीने त्वरेने गोपिका मला पावल्या त्याचप्रमाणे गायी ही मुरलीच्या नादाने वेडावून गेल्या त्यांच्या देहाला असणारे वाघाचे भय देखील त्या विसरल्या व माझ्या ठिकाणी लुप्त झाल्या माझ्या मुरलीच्या ध्वनीने मन तल्लीन झाल्यामुळे वासरे स्तनपान करण्यासही विसरली त्यांच्या तोंडातला घास तोंडात राहिला इतके त्यांना माझे ध्यान लागले होते माझा मुरलीचा नाद ऐकल्यामुळे ज्यांनी आपापसातील वैर हृदयातून काढून टाकले ते वाघ व हरिण माझ्या शरीरावर माना ठेवून मुरलीच्या नादात तल्लीन झाली मी जे यमलाार्जुन वृक्ष ते तरले ह्यात आश्चर्य काय पण वृंदावनातील वृक्ष तृण ही देखील माझ्या साहचर्याने उद्धरली हे लक्षात ठेव मी मोरची धारण केल्यामुळे त्या मोरपिसांच्याही मोर माझ्या सान्निध्याने उद्धार झाला माझ्या संगतीत अनन्य प्रीती असणे तीच त्यांची शुद्ध भक्ती होय त्यामुळेच खरोखर कृतकृत्य कुरत होऊन ते माझ्या स्वरूपाला पोचले अत्यंत दुराचारी असा कालिया सर्प माझ्या पायांच्या प्रहाराने आपल्या स्वस्वरूपाची जी प्राप्ती आहे ती खरोखर सत्संगाशिवाय दुर्लभ आहे हे उद्धवाला श्रीकृष्ण स्वतः सांगतात श्लोक न उद्धवा प्रयत्नशील साधक योग सांख्य दान व्रत तपश्चर्या यज्ञ वेदाध्ययन स्वाध्याय संन्यास इत्यादी साधनांच्या द्वारे ज्या मला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत ते सत्संगाने माझी प्राप्ती करून घेतात योग याग व्रत दान वेदाध्ययन वेदव्याख्यान तप तीर्थ ज्ञान ध्यान भक्तिभावाने संन्यास घेणे इत्यादी जी अनेक साधने आहेत ती निष्ठेने त्यांच्या नियमांसह केली असता जर मनात दुराशा असली तर कितीही जीव तोडला तरी माझी प्राप्ती होत नाही अशा प्रकारे साधने करून थकले असता अत्यंत प्रयासानेही माझी प्राप्ती होत नाही पण ती माझी प्राप्ती गोपी सत्संगाला प्राप्त करून घेऊन अनायासाने पावल्या त्या गोपिकांच्या मनात माझ्याविषयी फार प्रीती होती आणि माझी संगती हीच त्यांची सत्संगती होती उद्धवा सत्संगतीनेच खरोखर आत्मपदाची प्राप्ती होते असे समज गोपिकांची प्रेमळ अवस्था कशी होती त्याचा अनुभव तुला गोकुळात आलेलाच आहे पण त्यांची प्रीती कशी होती या याविषयी तुला तर्कच करता येणार नाही ना ते मी तुला सांगेन गोपिकांचे निम प्रेम श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगू लागला उद्धवाचे भाग्य फारच मोठे कारण देव आवडीचेच वर्म सांगू लागला श्लोक दहा उद्धवा ज्यावेळी अक्रूर बलरामदासह मला वज्रातून मथुरेला घेऊन निघाला त्यावेळी माझ्याविषयीच्या गाढ प्रेमामुळे माझ्या ठिकाणी चित्त जडलेल्या गोपी माझ्या वियोगाच्या तीव्र दुःखाने इतक्या व्याकुळ झाल्या होत्या की माझ्याखेरी दुसरी कोणतीही वस्तू त्यांना आनंददायक वाटत नव्हती अक्रूराने खरोखरच मला बलरामासह मथुरेला नेले असता त्यावेळी गोपिकांना जे दुःख झाले ते मला सांगताही येत नाही त्यांची ती अवस्था सांगू लागले असता अद्यापही माझ्या मनाला धीर धरवत नाही असे देव सांगू लागले त्यांचा गळ्यात गहिवर दाटून आला भक्ताचे खरे प्रेम सांगता सांगता श्रीकृष्ण प्रेमाने पाझरू लागला कारण जो भक्त कामनेचा अशा त्या श्रीकृष्णाला भक्तांची करुणा निरुपम होती मला मथुरेला जाताना पाहून त्यांच्या नेत्रातून अश्रुधारांचे पूर वाहू लागले माझ्या करता त्यांचे हृदय तडा तडा तुटू लागले प्रेमाने लोळच घेऊ लागल्या अंतकरणातील त्यामुळे त्यांनी मागे परत जावे असा मी प्रयत्न केला असता त्या मागे सरल्या नाहीत पाय धरलेले सोडीनातच माझ्यासाठी काकुळटीला येत होत्या त्यांच्या हृदयातील भक्ती केवळ अपूर्व होती त्यांनी माझ्या स्वरूपाला मिठी घातली ती सोडवू लागले असता त्यांच्या हाताची पतीच्या व बापाच्या देखत माझ्या चरणावर मस्तक ठेवून मोठ्या मोठ्याने आक्रोश करून रडू लागल्या माझ्याशिवाय त्यांना सर्वत्र ओस दिसू लागले माझीच वाट पाहत त्या पुन्हा पुन्हा आशेने पाहू लागल्या आणि मोठे मोठे सुस्कारे सोडून ओक्साबोक्शी हुंके देऊन म्हणाल्या हा दुष्ट मूर्ती आमचा जिवलग मित्र घेऊन जातो अक्रूराला त्याच्या तोंडासमोर क्रूर म्हणू लागल्या आणि माझ्याजवळ अत्यंत काकुळटीला आल्या माझ्यासमोर उभ्या राहून माझे शोभिवंत मुख त्यांनी पाहिले तोच त्यांना माझ्या वियोगाचे दुःख आठवले त्यामुळे खाली तोंड करून विलाप करू लागल्या अशा त्या माझ्यावर आसक्त झालेल्या होत्या त्यांनी आपले चित्त अनन्य भावाने माझ्या ठिकाणीच ठेवले होते त्या आपली सर्व देहदुःखे अशा त्या माझ्यावर अत्यंत माझ्या वियोगाने दुःख होत होते त्या खर त्यांच्या दुःखाची अवस्था शब्दांनी मला सांगता येत नाही माझ्याशिवाय जे जे म्हणून काही सुख होते ते, ते त्या गोपिकांना केवळ दुःखच वाटू लागले किती अलौकिक माझी आवड ही अंतःकरणातून मला त्या काही सोडी मला गोकुळात राहणे घडले असता, त्या माझ्यावर आसक्त चित्त झाल्या होत्या त्या आसक्तीची साध्यंत हकी वृंदावनामध्ये होतो तेव्हा त्यांनी रास क्रीडेच्या रात्री माझ्या समवेत अर्ध्या क्षणाप्रमाणे घालवल्या होत्या परंतु प्रिय उद्धवा त्याच रात्री मी नसल्यामुळे त्यांना त्याच रात्री एकेका कल्पाप्रमाणे वाटू लागल्या त्या गोपिकांचा हर्ष किती आश्चर्यकारक होता असे पहा की मला वृंदावनात जाताना पाहताच माझे मुख पाहून त्या प्रातकाळी आनंदाचा उपभोग घेत दोन प्रहरच्या वेळी मी गायीना पाणी पाजून आणून गोठणीत बसवत असे तेथे मला पाहण्यासाठी त्या गवळीनी पाण्याच्या निमित्ताने येत असत तेथे नाना प्रकारचे विनोद अनेक प्रकारच्या आरत्या व निंबलोण घेऊन त्या माझ्या हो ये धावत येत आणि मोठ्या आनंदाने चरणावर मस्तक ठेवित अशा रीतीने सकाळी दुपारी व संध्याकाळी अशी तिन्ही काळी माझी दर्शने घेत असतानाही त्यांच्या चित्ताची तृप्तता होत नसे त्याच्या पलीकडची एक अत्यंत गुह्य व एकांतात घडलेली गोष्ट आहे उद्धव त्या गुह्य गोष्टीतील महत्व मी तुला सांगेन ते महान सुखाचे सुखा मी प्रत्यक्ष श्रीकृष्ण असताही त्या सुखात नाचत राहिलो रासक्रीडेच्या रात्री आम्हा सर्वांना जी सुखप्राप्ती झाली ते सुख गोपिकात जाणतात किंवा माझे मी श्रीकृष्णच जाणतो त्या सुखातील सुख गोडी बिचारी लक्ष्मी तरी काय जाणणार ब्रह्मदेवादी केवळ वेडे होऊन गेले ते त्या सुखाची गोडी जाणू शकले नाही, ते सुख मिळवण्याकरता शंकर योगाभ्यासी झाला तरी सुद्धा त्याला त्या सुखाची प्राप्ती झाली नाही तो मोहिनीला पाहताच भुलून गेला पार्वती भिल्लीन होऊन तिने शंकर भुलवला त्या सुखाची सुखकारक गोष्ट हटयोगी व तपस्वी लोक जाणत नाहीत महामूर्ती संकर्षण हा खरोखर जवळ असून त्याला त्या सुखाची प्राप्ती मुळीच झाली नाही गोपिकांस क्रीडा झाली त्यावर कोणी असे म्हणेल की ती केवळ कामासक्ती होती पण तेथे कामाची प्राप्ती कोठली उद्धवा नीट ऐकून घे कामाने शंकराला पूर्णपणे जिंकल्यामुळे तो काम म्हणू लागला की मी मोठा पराक्रमी आहे तो आपले धनुष्य सज्ज करून माझ्या रास क्रीडे परंतु जेथे माझ्या स्वरूपाची ढाल संरक्षणासाठी असेल तेथे अगदी तुकडे तुकडे उडून गेले इतकी माझ्या स्मरणाची ढाल बळकट आहे मदनाची दृष्टी मोठी चपळ असते तो पराक्रमी मदन संधी साधून कामूकांना आपल्या तीक्ष्ण बाणाने विद्ध करतो पण ती कामबाणवृष्टी श्रीहरीच्या रंगामध्ये मुळीच टिकाव धरीत नाही ज्या ठिकाणी मी प्रत्यक्ष आत्मारामच क्रीडा करीत असतो तेथे बिचारा काम घुसणार कसा माझा प्राप्तीच्या इच्छेनेच गोपिका कामरहित झाल्या त्यांना कामवासना उरली नाही जो जो कोणी माझ्या नामाचे स्मरण करतो त्याच्याकडे काम पाहूच शकत नाही ज्या ठिकाणी मी पुण्योत्तम रममाण होतो त्या ठिकाणी कामकर्माचा रिघाव होत नाही काम म्हणतो हाय हाय मी भाग्याला चढूनही मोठा अभागी झालो रासक्रीडेतील शेवटच्या गोष्टीपर्यंत आज मी करंटा पोचू शकत नाही ती मौजेची रासक्रीडा पाहून काम घटाघटा लाल घोटीत बसला तरी त्याला त्यातील लेशही प्राप्त झाला नाही म्हणून ते सुख मिळवण्यासाठी अभिमानाची लाच सोडून देऊन तो माझ्याच पोटी जन्मास आला तो मदन मग मी आपल्या मांडीवर घेतला व लाडिकपणाने त्याला आनंदित केले असे ते माझे आत्मसुख गोपींनी भोगले ती रास क्रीडेवाच्या सहा महिन्याने महायुगाने एवढी केली होती पण गोपिका ती रात्र अर्ध्या क्षणासारखी मानून सकाळी इतक्या लवकर सूर्य का उगवला असे त्या म्हणाल्या जेथे माझ्याच क्रीडा सुखाच्या लाटा उसळत होत्या तेथे काल गोपीं से भाग्य मोठे बलवत्तर मन मे शुद्ध सुख सुखले